अध्याय चौथा नभाग आ अंबरिषा कथा श्रीशुक मभोगा पुत्र नभाग दीर्घकालपर्तंत्र ब्रह्मचर्य व्रता करोया बंधुपेक्षा लहान परंतु विद्वान भाव्या संपत्ति न देता फिताज दिलाधुनो अपन मेरा संपत्तिपै का उत्तर दिल कि आम्ही तुझा हिशापोटी वडिलहोत तो अपने वडिंता संपत्ति का वाटा मन अपने आडिल तूने ऐकू नकोस अंगीरस गोत्राचे बुद्धिमान ब्राह्मण एक मोटा यज्ञ करीत पर विद्वान पुत्रा प्रत्येक सहाव्या दिवसीय कर्मा च वे मंत्र आठवत नहीं तू महत्म वैश्वदेव सुकते साम ते जेव्हा स्वर्गात जाऊ लागतील तेव्हा यज्ञातून उरलेले आपले सारे धन तुला देऊन टाकतील म्हणून आता तू त्यांच्याकडे जा आपल्या पित्याच्या आज्ञेवरून त्याने तसे केले त्या अंगेरज गोत्राच्या ब्राह्मणांनी सुद्धा यज्ञातील उरलेले धन त्याला दिले आणि ते स्वर्गात निघून गेले नाभाग ते धन घेऊ लागला तेव्हा उत्तर दिशेकडून एक काळ्या रंगाचा पुरुष तो म्हणाला या यज्ञभूमीत जे काही शिल्लक राहिले आहे ते सर्व धन माझे आहे नाभाग म्हणाला ऋषींनी हे धन मला दिलेले आहे म्हणून माझेच आहे यावर तो पुरुष म्हणाला आपल्या वादाच्या बद्दल तुझे बडिलांनाच विचारलेले बरे तेव्हा नाभागाने जाऊन बडिलांना विचारले वडील म्हणाले दक्ष प्रजापतीच्या यज्ञात एकदा ऋषींनी हा निर्णय केला की यज्ञभूमीमध्ये जे काही शिल्लक राहील तो सर्व रुद्रदेवाचा भाग असेल म्हणून ते धन महादेवानाच मिळाले पाहिजे नाभागाने परत जाऊन त्यांना प्रणाम करून म्हटले प्रभू यज्ञभूमीतील सर्व वस्तू आपल्याच आहे असे माझ्या वडिलांनी सांगितले ब्रम्हन मी मस्तक लवून आपली क्षमा मागतो तेव्हा भगवान रुद्र म्हणाले तुझ्या वडिलांनी धर्माप्रमाणे निर्णय दिला आणि तू सुद्धा खरे बोललास तू वेदांचा अर्थ जाणतोसस आता मी तुला सनातन ब्रह्मतत्वाचे ज्ञान देतो इथे यज्ञात जो उरलेला माझा भाग आहे ते धन सुद्धा मी तुला देतो त्याचा तू स्वीकार कर एवढे बोलून सत्यप्रेमी भगवान रुद्र अंतर्धान पावले जो मनुष्य सकाळी आणि संध्याकाळी एकाग्र चित्ताने या आख्यानाचे स्मरण करतो तो प्रतिभावंत वेदांचा अर्थ जाणणारा होऊन आपल्या स्वरूपाला सुद्धा जाणणारा होतो नाभागाला अंबरीश नावाचा पुत्र झाला तो भगवंतांचा मोठा भक्त आणि पुण्यवान होता सर्वत्र अकुंठित असा ब्रह्मशाप सुद्धा अंबरीशाला स्पर्श करू शकला नाही राजाने विचारले भगवंत परमज्ञानी राजर्षी अंबरीषाचं चरित्र मी ऐकू इच्छितो ब्राह्मणाने रागावून त्याला अटळासा शाप दिला होता परंतु त्या शापाने त्याचे काहीही अनिष्ट का झाले नाही श्री शुक म्हणाल भाग्यवान अंबरीशाला सप्तद्वीपयुक्त पृथ्वी न संपणारी संपत्ती आणि अतुलनीय ऐश्वर्य प्राप्त झाल होत मनुष्याला या सर्व गोष्टी जरी अत्यंत दुर्लभ असल्या तरी तो त्यांना स्वप्नाप्रमाणे मानित अस कारण हे वैभव नाशवंत असून त्यामुळे मनुष्यघोर नरकात जातो हे तो जाणत होता भगवान श्रीकृष्णांवर आणि त्यांच्या भक्तांवर त्याचे अतिशय प्रेम होते ते प्रेम प्राप्त झाल्यानंतर हे सर्व विश्व मातीचा ढिगाप्रमाणे तुच्छ वाटू लागते त्याने आपले मन श्रीकृष्णांच्या चरणारविंदांमध्ये वाणी भगवद्गुण वर्णनामध्ये हात हरिमंदिराच्या सेवाकार्यामध्ये आणि कान अच्युतांच्या कथाश्रवणामध्ये मुदवून ठेवले होते त्यान नेत्र मुकुंदमूर्ती तसेच मंदिराच्या दर्शनाकडे अंग प्रत्यंग भगवतभक्तांच्या शरीरस्पर्शामध्ये नाक त्यांच्या चरणकमलांवर अर्पिलेल्या दिव्य तुळशीच्या गंधांमध्ये आणि जिभेला भगवंतांना अर्पण केलेल्या प्रसाद सेवनात संलग्न केल होते त्याचे पाय भगवंतांची तीर्थक्षेत्रे इत्यादींची पायी यात्रा करण्यात आणि मस्तक श्रीकृष्णांच्या चरणकमलांना वंदन करण्यात मग्न असं अंबरिशाने पुष्पमाला, चंद इत्यादी भोगसामग्री भगवंतांच्या सेवेसाठी समर्पित केली होती ती स्वतःला तसेच भोग मिळावेत म्हणून नव्हे तर त्याद्वारे भगवंतांच्या भक्तांमध्ये आढळणारे प्रेम स्वतमध्ये निर्माण व्हावे म्हणून अशा प्रकारे भगवंतांना सर्वात्मा तसेच सर्व स्वरूप समजून त्याने आपली सर्व कर्मे त्या यज्ञ पुरुष भगवंतांना समर्पित केली होती आणि भगवतभक्त ब्राह्मणच्या आज्ञेनुसार तो या पृथ्वीचं पालन करीत होता त्यानं धन्व नावाच्या मरुभूमीमध्ये सरस्वती नदीच्या प्रवाहासमोर वशिष्ठ असीत गौतम इत्यादी आचार्यांकडून मोठ्या ऐश्वर्याला अनुरूप सर्व अंगांसह दक्षिणा देऊन अनेक अश्वभेद यज्ञ करून यज्ञाधिपती यद्न्य भगवंतांची आराधना केली होती त्याच्या यज्ञांमध्ये देवांसह जेव्हा सदस्य आणि ऋत्वीज बसत असत तेव्हा त्यांच्या पापण्यांची उघडझाप होत असे त्यामुळे सुंदर वस्त्रे आणि तशीच रूपे असल्याने ते देवांसारखे दिसत असत त्याची प्रजा महात्म्यांनी गाईलेल्या भगवंतांच्या उत्तम चरित्रांचे मोठ्या प्रेमाने कधी श्रवण करी तर कधी त्यांचे गायन करी त्यापुढे ती प्रिय अशा स्वर्गाची सुद्धा इच्छा करीत नसे त्यामुळे श्रीहरीचे नेहमी आपल्या हृदयात दर्शन घेणाऱ्या त्या प्रजेला सिद्धांना सुद्धा दुर्लभ अशी भोगसामग्री आनंदित करू शकत नव्हती तिला होणाऱ्या आत्मानंदापुढे त्या वस्तू अत्यंत तुच्छ होत्या अशा प्रकारे तो राजा तपश्चर्याने युक्त असा भक्तियोग आणि प्रजापालनरूप स्वधर्म यांनी भगवंतांना प्रसन्न करू लागला आणि हळूहळू त्याने सर्व प्रकारच्या आसक्तींचा त्याग केला घर स्त्री पुत्र बांधव मोठमोठे हत्ती रथ घोडे तसेच पायदळ अक्षयरत्ने अलंकार अयोध्ये इत्यादी वस्तू आणि न खजिने हे सर्व नाशिवंत आहे असा त्याचा निश्चय होता त्याच्या अनन्य भक्तीमुळे प्रसन्न होऊन भगवंतांनी त्याला शत्रूंना भयभीत करणारे आणि भगवतभक्तांचे रक्षण करणारे सुदर्शन चक्र दिले होते एकदा त्याने आपल्यासारख्याच असणाऱ्या पत्नीसह भगवान श्रीकृष्णांची आराधना करण्यासाठी एक वर्षपर्यंत द्वादशी व्रत करण्याचा नियम केला व्रताची समाप्ती झाल्यानंतर कार्तिक महिन्यात त्यांनी तीन रात्री उपवास केला आणि एक दिवस यमुना नदीत स्नान करून मधुमनामध्ये भगवान श्रीकृष्णांची पूजा केली त्याने महाभिषेकाच्या विधीने सर्व प्रकारची सामग्री घेऊन अभिषेक केला आणि अंतःकरणापासून तन्मय होऊन वस्त्रे अलंकार चंदन पुष्पमाला अर्ध्य इत्यादींनी त्यांचे पूजन केले नंतर श्रेष्ठ ब्राह्मण पूर्णकाम असल्याने त्यांना पूजेची इच्छा नव्हती तरी सुद्धा राजाने भक्तिभावाने त्यांचे पूजन केले त्यांना प्रथम स्वादिष्ट आणि अत्यंत उत्तम प्रकारचे भोजन देऊन त्यांच्या घरी साठ कोटी गायी पाठवल्या त्या गायीची शिंगे सोन्याने आणि खूर चांदीने मढवलेले होते सुंदर वस्त्रे त्यांना घातलेली होती त्या गाई गरीब तरुण दिसाय सुंदर वासरे असलेल्या आणि पुष्कळ दूध देणाऱ्या होत्या ब्राह्मणांना सर्व देऊन झाल्यावर राजाने त्यांची आज्ञा घेऊन व्रताचे पाळणे करण्याची तयारी केली त्याचवेळी शापानुग्रह समर्थ दुर्वास मुनी त्याच्याकडे अतिथी म्हणून आले त्यांना पाहताच राजा उठून उभा राहिला नंतर त्यांना आसन देऊन त्यांनी त्यांची पूजा केली तसेस त्यांच्या चरणानं वंदन करून त्यांना भोजन करण्याची प्रार्थना केली दुर्वास मुनी प्रार्थनेचा स्वीकार केला आणि त्यानंतर आवश्यक कर्मे करण्यासाठी म्हणून ते नदीवर गेले ते परब्रह्माचे ध्यान करीत यमुनीच्या पवित्र पाण्यात स्नान करू लागले इक द्वादशी फर्धी घटका शिलक रही धर्म अंबरीशाने धर्मसंकट में पड़ाकार ब्राह्मणा बोबर पारनेसंबंधी विचार विनिमय ब्राह्मणा ने भोजन के भोजन कर द्वादशी अंत पारने न कर दो ही दोष आए मन जे के कल्याण हो मेरा पाप ही लग नहीं पानीपीण भोजन कर न करने ही हो ब्राह्मण हो फक्त पाणी पिऊनच मी व्रताची पारणा करतो असा निश्चय करून मनोमन भगवंतांचे चिंतन करीत अंबरीश पाणी प्याला आणि हे परीक्षिता तो दुर्वासमुनींच्या येण्याची वाट पाहत राहिला आवश्यक नित्यकर्मे पार पडून दुर्वासमुनी यमुनेवरून परत आले राजाने पुढे होऊन त्यांचं स्वागत केले तेव्हा त्यांनी आंतरज्ञानाने राजाने पारणे केलेले आहे हे ओळखले त्यावेळी दुर्वासमुनींना भूक लागली होती रागाने ते थरथर कापू लागले त्याने भोया चढवल्या विडे वाकडे करी हात जोडून उभ्या राजाला दरडावून ते म्हणाले उन्मत्त होऊन स्वतःला सत्ताधारी मानून धर्म सोडून वागणाऱ्या याचा नीचपणा तो पहा हा कसला विष्णू भक्त मी याचा अतिथी म्हणून आलो याने मला भोजनाचे निमंत्रणही दिले परंतु मला न वाढताच हा जेवला तात्काळ मी तुला त्याचे फळ दाखवतो असे म्हणत म्हणतच क्रोधाने भडकून त्यांनी आपली एक जटा उपटली आणि अंबरीशांना मारण्यासाठी तिच्यातून एक कृत्या उत्पन्न केली ती प्रलयकाळच्या अग्नीप्रमाणे धगडगत होती आगीप्रमाणे धगडणारी हातात तलवार घेऊन राजावर तुटून पडली त्यावेळी तिच्या पायांच्या आदळापटीने पृथ्वी थरथर कापत होती परंतु अंबरीश मात्र तिने पाहून एक केसभरही ढळला नाही परमात्म्याने सेवकाच्या रक्षणासाठी पहिल्यापासूनच नेमलेल्या सुदर्शन चक्राने क्रोधाने फुटकारणाऱ्या सापाला आग जशी जाळून टाकते त्याचप्रमाणे त्या कृत्येनं जाळून टाकली दुर्वासानी आपला प्रयत्न फुकट गेला असून ते चक्र आपल्याकडे येत आहे असे पाहिले तेव्हा ते भयभीत होऊन प्राण वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळू लागले उंच तुंच भडकणाऱ्या ज्वाळा असणाऱ्या वणव्याने जसा सापाचा पाठलाग करावा त्याचप्रमाणे भगवंतांचे चक्र त्यांच्या मागे लागले ते चक्र आपल्या पाठोपाठ येत आहे असे जेव्हा दुर्वासानी पाहिले जेव्हा मेरू पर्वताच्या गुहेत दडण्यासाठी ते तिकडे धावू लागले दुर्वासमी दिशा आकाश पृथ्वी सप्तपाताळे समुद्र लोकपाला सुरक्षित केलेले लोक इतकेच काय स्वर्गापर्यंत गेले परंतु जिथे जिथे ते गेले तिथे तिथे ते, ते, ते, ते, ते असह्य सुदर्शन चक्र आपला पाठलाग करीत असल्याचे त्यांना दिसले जेव्हा स्वतःचे रक्षण करणारा कोणीच त्यांना मिळाला नाही तेव्हा तर ते अधिकच घाबरले आपला त्राता शोधत ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले हे स्वयंभू ब्रह्मदेवा भगवंतांच्या या तेजोमय चक्रापासून माझे रक्षण करा ब्रम्हदेव म्हणाले दोन पराधांच्या कालखंडानंतर कालस्वरूप भगवान आपली ही सृष्टीलीला संपवतील आणि तेव्हाच हे विश्व जाळून टाकण्याची इच्छा करतील त्यावेळी त्यांच्या भुवयांच्या इशाऱ्यानेच साऱ्या विश्वासह माझा हा, हा लोक नाहीसा होऊन जाईल मी भगवान शंकर दक्ष भृगू इत्यादी प्रजापती भूतेश्वर देवेश्वर इत्यादी सर्वजण आम्ही त्यांनी बनवलेल्या नियमाने बद्ध आहोत तसेच त्यांची आज्ञा शिरोधार्य मानून आम्ही जगाचे हित करीत आहोत त्यांच्या भक्तांचा द्रोह करणाऱ्याला वाचवण्यास आम्ही असमर्थ आहोत ब्रम्हदेवांनी जेव्हा दुर्वासना अशा प्रकारे निराश केले तेव्हा भगवंतांच्या चक्राने त्रस्त होऊन ते कैलास भगवान शंकराला शरण गेले श्री महादेव म्हणाले ज्या अनंत परमेश्वरामध्ये ब्रम्हदेवासारखे जीव आणि त्यांचे उपाधिभूत तसे तसंच या ब्रह्मांडाप्रमाणेच अनेक ब्रह्मांडे योग्य वेळी निर्माण होतात आणि वेळ आल्यावर नाहीशी होतात ज्यांच्यामध्ये आमच्यासारखे हजारो गोते खात राहतात त्या प्रभूंच्या संबंधात काहीही करण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये नाही मी सनतकुमार नारद भगवान ब्रम्हदेव कपिलदेव अपांतरम देवल धर्म आसूरी तसेच मरीची इत्यादि अन्य सर्वज्ञ सिद्धेश्वरअसे आम सर्वज भगवंता की मया जाक नहीं कारण त्याच मे चक्रा सापड़ो हो। आहोत हे चक्र विश्वश्वराचा प्रतिकार करता नहीं अपन शरण जावे तो भगवंत तुम्च कर सुधा निराश हो दुर्वास भगवंता परमधाम वैकुंठान गले तिथे लक्ष्मीपती भगवान लक्ष्मीसह निवास करतात भगवंतांच्या चक्राच्या आगीने होरपळलेले दुर्वास थरथर कापत भगवंतांच्या चरणांवर पडले ते म्हणाले हे अच्युता हे अनंता संतांना प्रिय असणाऱ्या प्रभू विश्वाचे जीवनदाता मी अपराधी आहे आपण माझे रक्षण करावे आपला परमप्रभाव न जाणल्याकारणानेच मी आपल्या प्रिय भक्ताचा अपराध केला आहे प्रभू आपण मला त्यापासून वाचवा आपल्या नावाचा उच्चार करण्याने नरकातील जीव सुद्धा मुक्त होतो श्री भगवंत म्हणाले हे ब्राह्मणा मी सर्वथै भक्तांच्या आधीनं आहे मला जराही स्वतंत्रता नाही म्हणजे सज्जन भक्तांनी माझे हृदय आपल्या ताब्यात ठेवलेले आहे मला भक्तच प्रिय आहे ब्रह्मन माझ्या भक्तांचा एकमेव आश्रय मीच आहे म्हणून माझ्या साधू स्वभावी भक्तांना सोडून मी मला स्वतःलाही इच्छित नाही कि माझ्या अर्धांगिनी लक्ष्मीलाही इच्छित नाही जे भक्त स्त्री पुत्र गृह आपतेष्ट प्राण धन इहलोक आणि परलोक हे सर्व सोडून फक्त मला शरण आलेले आहेत त्यांना सोडण्याचा विचार तरी मी कसा करू ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री आपल्या पातिव्रत्याने सदाचारी पतीला वश करून घेते त्याचप्रमाणे माझ्यामध्ये आपले मन गुंतवलेले समदर्शी साधू भक्तीने मला वश करून घेतात माझे अनन्य भक्त माझ्या सेवेनेच स्वतःला कृतकृत्य मानतात माझ्या सेवेच्या फलस्वरूप जेव्हा त्यांना सालोप्य सारुप्य इत्यादी मुक्ती प्राप्त होता तेव्हा ते, ते त्यांचा सुद्धा स्वीकार करू इच्छित नाही तर मग कालगतीनुसार नष्ट होणाऱ्या वस्तूंची काय किंमत भक्त हे माझे हृदय आहेत आणि त्या भक्तांचे हृदय मी आहे ते माझ्या व्यतिरिक्त काहीच जाणत नाहीत आणि मी त्यांच्या व्यतिरिक्त काहीच जाणत नाही दुर्वासा ऐक मी तुला एक उपाय ज्याचे अनिष्ट केल्याने तुझ्यावर हे संकट आलेले आहे त्याच्याकडेच तू जा निरपराज साधूंचे अनिष्ट करण्याच्या प्रयत्नामुळे अनिष्ट करणाऱ्याचेचा मंगल होते तपश्चर्या आणि विद्या ही ब्राह्मणांचे कल्याण करणारी साधने आहेत परंतु जर ब्राह्मण उद्दाम आणि अन्यायी झाला तर तीच दोन्ही साधने उलटेफळ देऊ लागतात ब्राह्मणा तुझे कल्याण असो नाभागनंदन परम भाग्यशाली राजा मरीषाकडे जा आणि त्याची क्षमा माग तरच तुला शांती मिळेल अद्या चौथा समाप्त